स्कंध तिसरा अध्याय चौदावा राजपुत्र सुदर्शनाची कथा जन्मेजय म्हणाला हे द्विजयश्रेष्ठा विष्णूने केलेला यज्ञ मी सविस्तर श्रवण केला आता आंबेचा महिमा आपण मला सविस्तर कथन करा हे विप्रश्रेष्ठा देवीचे चरित्र श्रवण केल्यानंतर मी तिचा उत्कृष्ट यज्ञ करीन आणि आपल्या प्रसादाने पावन होईन व्यास म्हणाले हे राजा देवीचे उत्कृष्ट चरित्र मी तुला सांगतो एक पूर्वीचा इतिहासही मी तुला सविस्तर कथन करतो तू श्रवण कर कोसल देशामध्ये ध्रुवसंधी म्हणून प्रसिद्ध असलेला एक महा तेजस्वी सूर्यवंशी राजाचा पुत्र असा श्रेष्ठ राजा होऊन गेला तो धर्मात्मा सत्यवचनी आणि ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रम्हचारी प्रभूती ह्यांच्या हिताविषयी तत्पर असून आचरणाने शुद्ध होता तो समृद्ध अयोध्येमध्ये राज्य करीत होता हे द्विज हो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि इतरही जन त्याच्या राज्यामध्ये आपापल्या वृत्तीचे अवलंबन करून धर्माने राहत असत त्याच्या राज्यामध्ये चोर चहाडखोर वंचक दांभिक कृतघ्न आणि मूर्ख लोक खरोखर कोठेही वास्तव्य करीत नव्हते हे कुरुवंश सज्जन श्रेष्ठा ह्याप्रमाणे वागणाऱ्या त्या राजाला इच्छेप्रमाणे विशेष सुख देणाऱ्या अशा दोन सौंदर्य संपन्न भाऱ्या होत्या धर्मपत्नी मनोरमा सुस्वरूप असून अतिशय चतुर होती आणि दुसरी ही सौंदर्य आणि गुण ह्यांनी संपन्न होती ह्या भाऱ्यांसह तो राजा गृह उपवने क्रीडा पर्वत वापी आणि नाना प्रकारचे महाल यामध्ये क्रीडा करीत असे शुभकाली मनोरमेला एक उत्कृष्ट कुट पुत्र झाला तो पुत्र राजलक्षणा संपन्न होता त्याचे सुदर्शन हे नाव ठेवले होते त्यानंतर त्याच्या सौंदर्य संपन्न लिलावती पत्नीलाही एक महिन्याने शुक्ल पक्षातील शुभ दिवशी एक सुंदर तेव्हा राजाने दोन्ही पुत्रांचे जातकर्माधी संस्कार केले आणि पुत्र जन्माच्या योगाने आनंदित होऊन त्याने विप्राने बहुत दिली त्याने दुसऱ्या पुत्राचे शत्रुजित असे नाव ठेवले हे तो राजा त्या दोन्ही पुत्रांचे ठिकाणी कधीही अंतर केले नाही पुढे शत्रूंना ताप देणाऱ्या त्या पुत्रवत्सल नृपश्रेष्ठाने आपल्या ऐश्वर्याप्रमाणे त्यांचा यथाविधी चुडासंस्कार केला चुडाकरण झाल्यानंतर ते पुत्र, पुत्र खरोखर राजाचे मन आपल्याकडेच ओढून घेऊ लागले इतकेच नव्हे ते उभयता सुंदर पुत्र क्रीडा करीत असताना लोकांनाही आनंद देऊ लागले तथापि त्या उभयतांमध्ये जरी सुदर्शन ज्येष्ठ होता तरी लीलावतीच्या शत्रुजित नावाचा शुभपुत्राचे भाषण फारच आल्हादकारक असे मंजूळ भाषण करणारा आणि मनोहर मुद्रेने युक्त असलेला तो शत्रुजित राजाचे ठिकाणी स्वतःविषयी अधिक प्रेम उत्पन्न करू लागला प्रजेलाही तो आवडू लागला आणि मंत्रीजनांचेही प्रेम त्याच्यावर बसले गुणांमुळे राजा जसे त्याच्यावर प्रेम करीत असे तसे सुदर्शनावर करीत नसे सुदर्शनाच्या मंदभाग्यामुळेच राजाचे प्रेम त्याच्याविषयी कमी कमी होत चालले असे होता होता एके दिवशी मृगयेविषयी सर्वत रथ असलेला तो नृपश्रेष्ठ ध्रुव संधी मृगये करता मनात गेला मृग रुरु कंबू गवय सुकर शश महिष शरभ वगैरे वध करीत करीत तो वनात क्रीडा करू लागला याप्रमाणे त्या घोर आणि दारुण वनामध्ये राजा क्रीडा करीत असताना अकस्मात एका झाड्यातून एक महाक्रोधी सिंह बाहेर निघाला तेव्हा शिलीमुख बाणाने प्रथमदा राजाने त्याचा वेध केला तो सिंह फारच क्रोधाधीन झाला तो समोर राजा दृष्टी स्पर्धताक्षणी मेघासारखी गर्जना करू लागला पुच्छ वर करून त्याने आपली आयाळ उभारली आणि राजाला मारण्याकरता त्या अतिक्रुद्ध सिंहाने हे पाहून राजाने उजव्या हातामध्ये तलवार घेतली आणि डाव्या हातात ढाल घेऊन प्रतिसिंहच की काय असा तो त्याच्यासमोर उभा राहिला तेव्हा संतापून गेलेल्या त्याच्या सर्व सेवकांनीही वेगवेगळे बाण क्रुद्ध झालेल्या सिंहावर सोडले त्यावेळी भयंकर युद्ध सुरू झाले त्या उग्रसिंहाने राजावर झेप टाकली परंतु त्याची झेप पडत असे अवलोकन करता राजाने त्यावर तलवारीचा वार केला सिंहाच्या नखाग्रहा राजाचे शरीर विदिर्ण होऊन गेले नखाचा तडाखा बसल्यामुळे राजा तेथेच गतप्राण होऊन पडला तेव्हा त्याचे सैनिक आक्रोश करू लागले आणि त्यांनी बाणांच्या योगाने सिंहाचा वध केला याप्रमाणे सिंह आणि राजा उभयताही मरून पडले असताना सैनिकाने श्रेष्ठ मंत्र्यांकडे जाऊन हे वृत्त कळवले राजा परलोकी गेल्याचे श्रवण करता क्षणीच त्या श्रेष्ठ मंत्र्यांनी वनामध्ये येऊन त्याचे और्ध्वदयक संस्कार केले वशिष्ठमुनी परलोकी सुखाव होणारे त्याचे सर्व पारलौकिक कृत्ये यथाविधी करवली नंतर प्रजाजन मंत्री आणि महामनी वशिष्ठ सुदर्शनाला राजावर बसवण्याविषयी आपसात वाटा वाटाघाटी करू लागले हा सुदर्शन शांत पुरुष असून धर्मपत्नीचा पुत्र आणि सुलक्षणी आहे आणि म्हणून हा राज्य आहे असे श्रेष्ठ मंत्र्यांनी आपले मत दिले हा राजपुत्र योग्य आहे आणि बालक असूनही धार्मिक आहे म्हणून हाच गादीवर बसण्यास पात्र आहे अशी वशिष्ठ मुनी संमती पडली त्याप्रमाणे वृ वृद्ध मंत्र्यांनी विचार ठरवला उज्जैनीचा राजा आपल्या जामात मृत झाल्याचे श्रवण करता क्षणीच नातवाचे हित करण्यासाठी दोन्ही राजपुत्राचे मातुल राजे तेथे उपस्थित झाले दोन पुत्रांपैकी गुणाने ज्येष्ठ कोण आहे त्याच पुत्राला राज्य प्राप्त, प्राप्त होत असते गुणानी कनिष्ठाच्या पुत्राला ते कधीही प्राप्त होत नाही असे युधाजीत बोलला असता हे राजा धर्मपत्नीपासून झालेला पुत्र खरोखरच राज्याला योग्य आहे असे मी शास्त्रवेत्यांपासून श्रवण केले आहे असे वीरसेनानंही सांगितले हा शत्रुजित जसा गुणांनी ज्येष्ठ आणि राजलक्षणांनी युक्त आहे तसा हा सुदर्शन नाही ह्या संकटसमयी संदेहनिवृत्ती करण्यास कोण समर्थ आहे असा प्रश्न उपस्थित होऊन त्या उभयता लोभीराजांमध्ये चांगलाच विवाद सुरू झाला युद्धाजीत मंत्र्यांना म्हणाला तुम्ही खरोखर स्वार्थ स्वार्थसाधू आहात सुदर्शनाला राजा करून द्रव्याचा यथेष्ट उपभोग घेण्याची तुमची इच्छा आहे हा तुमचा विचार तुमच्या हालचालीवरून मला समजून चुकला आहे परंतु त्या सुदर्शनापेक्षा शत्रुजीतच गादीला अधिक योग्य आहे तोच तुम्हाला संमत झाला पाहिजे मी जिवंत असताना गुणांनी ज्येष्ठ सेनेने युक्त आणि म्हणूनच राजासनाला पात्र असलेल्या पुत्राला खरोखर कोण बरे राज्य देणार नाही करता मी युद्ध करीन माझ्या तलवारीच्या धारेने पृथ्वी ही दुभंग होऊन जाईल तेची तुमची गोष्ट पाहिजेच कशाला हे श्रवण केल्यानंतर विचारी राजा दोघाही बालकांची बुद्धी सारखीच आहे त्यांच्यात काय बरे भेद आहे असे वीरसेन युधाजिताला म्हणू लागला याप्रमाणे ते उभयता राजे एकसारखे वादविवाद करीत राहिले असता प्रजाजन आणि ऋषी मने उदासिन झाली हा प्रसंग पाहून स्वार्थ साधू आणि दुसऱ्याला क्लेश देण्याविषयी तत्पर असलेले मांडलिक राजही परस्परात युद्ध या इच्छेने सैन्यासह तिथे आले ही संधी पाहून श्रंगार वैरपुराचा आश्रय करून राहिलेले भिल्लही भूपती मृत झाल्याचे श्रवण करताक्षणी राजद्रव्याचा अपहार करण्याकरता तेथे येऊन थडकले राजपुत्र बालक असून हल्ली परस्परात कलह उपस्थित झाला आहे अशी वार्ता कानी पडता क्षणी त्या इतर वेशातील चोरही तेथे जुळले ह्या प्रमाणे कलह उपस्थित झाला असता तेथे दंगल उडून गेली युद्धाजीत आणि वीरसेन हे उभयता एकमेकांशी युद्ध करण्यास उद्युक्त झाले अध्याय चौदावा समाप्त